ज्या ठिकाणी पूर्वी भेद होता येथे आता ऐक्य झाले हे बोलणे होते पण ज्या सर्वात ज्या ठिकाणी भेद आता सदा सर्व काळ दुष्काळ त्या ठिकाणी ऐक्याचा हे दुष्काळच असतात कारण हे नाही तर ऐक्य झाले हे बोलणे कसे पण एक नियम आहे की ज्या भाषा जे व्यवहार सापेक्ष असतात ते परस्परावलंबी असतात परस्पर पुर, सापेक्ष व्यवहार केवळ एका ठिकाणी घडत उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यासाठी बऱ्याच गोष्टी उदाहरणं दिलेली आहेत उदाहरणार्थ एक उदाहरण देण्यास दिले की एखादा माणूस एक आहे असं म्हणू लागला तर मला म्हणतात एक म्हणणारा जर मोजायला एक म्हणू लागला तर गणिते नसी एक आहे म्हणणाऱ्या सह तिथे द्वैत पाहतो म्हणून दुजी अंघोली न पडे एक आता दोन अंघोली जिथे पडू शकत नाही मोजणाऱ्या सह सुद्धा जिथे द्वैत निर्माण होत नाही म्हणजे एकत्वाच्या सापेक्ष द्वैत आहे तर त्याच्या उलटाचा द्वैताच्या सापेक्षी एक आहे म्हणजे एक आहे हे म्हणणं हे जिथे संभवत नाही कारण परवा तुम्हाला आरंभी असं सांगितलं होतं की एकत्वाचे दोन प्रकार आहेत एक सापेक्ष निरपे एकत्व आणि एक निरपेक्ष एकत्व ज्याला सांख्यिक एक असं म्हणता येईल न्यूमरिकल वन हु। सांख्यिक एक आणि संख्या विवर्जित असं एक म्हणजे निरपेक्ष एक ते निरपेक्ष एकत्व ज्याला म्हणतात त्या निरपेक्ष एकत्वाच्या ठिकाणी एक म्हणणं हा व्यवहारही संभवत नाही कारण तिथे द्वैत नाही एक मनुष्य असं म्हणाल की मी परवाच सुटून आलो म्हणजे अर्थ काय म्हणजे आतापर्यंत हे तुरुंगात होते म्हणजे सुटलो हे म्हणणं बंधनाच्या सापेक्ष किंवा एका ग्रस्थाने कराडामध्ये सत्यनारायण केला आणि तू इतका मोठ्या प्रमाणात सत्यनारायण केला की सगळ्या गावात आजवर असा कधीही सत्यनारायण झाला नव्हता एवढा मोठा सत्यनारायण <coughs> आणि सगळीकडे गावभर जाहिरात केली की तीर्थ प्रसाद आता काय सत्यनारायणाचा प्रसाद म्हटल्यानंतर बहुतेक लोक जातात अनेक कारणांनी जातात त्यापैकी सत्यनारायणाच्या देवाच्या प्रसादाला कशाला नाही म्हणायचं म्हणून लोक जातात मग तेथे फारसा संबंधही नसतो लोक गेले गेले तर गेले ठीक आहे पण त्यात प्रत्येकाला तो असं विचारित असेल कसा काय म्हणले सत्यनारायण आहे किती वागदे आहे पाच सत्यनारायण केला होता का असा पुणे लोकमनाचे बाबा सर्व सत्यनारायण असा कधी आतापर्यंत माहीत नाही झाले तर ती अण्णा दादा ही मंडळी जी वकील मंडळी ती बुद्धिमान मंडळी तिथे गेली तिथे गेल्यानंतर त्यांनाही त्यांनी विचारलं काय अण्णा म्हणले बोवा बघा कसा काय सत्यनारायण झाला होता का कधी असा सत्यनारायण ते अण्णा म्हणले सत्यनारायण झाला होता आम्ही पण केला होता पण असा नाही असावर जोर दिल्याबरोबर ते त्याच्या लक्षात आलं की असा नाही म्हणजे काय म्हणजे तुम्ही सत्यनारायण कशा करता केलाय म्हणजे मी सहा वर्ष तुरुंगात होतो सहा वर्षानंतर मी सुटून आलो त्या सुटल्याबद्दलचा हा एकंदर सत्यनारायण म्हणूनच म्हणले आम्ही असं केला नाही असं केला नाही म्हणजे सुटल्याबद्दल आम्ही कधीही सत्यनारायण केला नाही त्याचं कारण आम्ही तुरुंगातच गेलो नाही तो तुरुंगात गेला होता म्हणून सुटल्याचा सत्यनारायण आम्ही तुरुंगातच गेलो नाही सुटल्याचा सत्यनारायण काय म्हणून सत्यनारायण केला नाही का असं केला नाही असं म्हणजे कसा तुरुंगात जाऊन शिक्षा भोगून सुटून आल्यानंतरचा हा असा शब्द या अर्थाचा आहे त्याप्रमाणे द्वैत नाही असं झालं अद्वैत अभिव्यक्त झालं कुठलंही बोलायचं ठरलं तर अद्वैताची अभिव्यक्ती त्यावेळी संभव जर द्वैत असेल तर दादा म्हणतात अद्वैताची भाषा सुद्धा आता बोलता येत नाही hmm. म्हणजे द्वैताचा दुष्काळ आहे हे सांगणं सोपं आहे अद्वैताचा दुष्काळ आहे अद्वैताचा का दुष्काळ काही ठिकाणी शब्दाच्याऐवजी अद्वय शब्द संबंधी आहे आणि अद्वय शब्द हा द्वैत निरपेक्ष सुचवणारा आहे असं त्यात थोडस बारीक चिंतन आहे त्याचा नाश कसे मी झाला आपण त्यास काय म्हणे म्हणू बरे काय झालं म्हणे कळत नाही अर्थात सदैव अगवै असणाऱ्या परमात्म्याचे ठिकाणी पण अशाही त्या ठिकाणी सतसामान्य सांगणं काय एकच आहे निर्विशेष सतसामान्य असलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी जिथे अद्वैत म्हणणं शोभत नाही जिथे एक म्हणणं शोभत नाही जिथे मुक्त झालो म्हणणं संभवत नाही जिथे मी सुटलो म्हणणं संभवत नाही तिथे बंधन संभवत नाही हे सहजच आहे त्यामुळे इतका निरपेक्ष इतका सत्सामान्य असलेला परमेश्वर त्या सत्सामान्य परमेश्वराच्या ठिकाणी म्हणजे अद्वैताचा जिथे दुष्काळ आहे तिथे एक म्हणणं संभवत नाही तिथे द्वैत कसं संभवे हे मुख्य अडचण आहे परमेश्वराला कोणत्याही शब्दाने निर्देश करता येत नाही कोणत्याही खुणीने त्याला सांगता येत नाही कोणी म्हणेल बा सांकेतिक रूपाने आपण त्याचं काही वर्णन करू काही वर्णन करता येत नाही असं त्याचं स्वरूप आहे कारण सर्व विशेष विवर्जित आहे म्हणून निर्विशेष परमात्मा असल्याकारणाने काहीतरी विशेष असावा तर त्याचा निर्देश करता येतो एकही विशेष परमेश्वराच्या ठिकाणी नसल्यामुळे त्याचा निर्देश करता येत नाही इतका तो सत्सामान्य स्वरूपाचा आहे आणि इतक्या सत्सामान्य स्वरूप परमेश्वराच्या ठिकाणी म्हणजे जिथे अद्वैताचा दुष्काळ आहे त्याला एक म्हणणं संभवत नाही तिथे द्वैत कस संभवणार तर ते संभवणार नाही ही मूळ स्थिती पण अशा परमेश्वराच्या ठिकाणी जिथे द्वैताचा अत्यंत अभाव आहे अद्वैत जिथे म्हणता येत नाही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी या मायेने हा एवढा सगळा पसारा निर्माण केला त्याला होण्याचा अठ्ठ्यारोप क्या हे जग तिने निर्माण केलं असं ज्ञानेश्वर महाराज आता या उभीने आपल्याला सांगतात अर्थ एक ती भाग्यवान आहे हा एक भाग आहे गुणवान असल्यामुळे ती खरं भाग्यवान आहे हा एक अर्थ आहे आणि दैवी शब्दामध्ये मूळ आहे तीवधात तो देववाचक आहे आणि दैवी शब्दाचा अर्थ जी देवाचा आश्रय करून राहते ती दैववान या शब्दाचा अर्थ देवाच्या आश्रयावर राहणारी देवाच्या सत्तेने सत्तामान होणारी देवाच्या प्रकाशाने प्रकाशित होणारी त्याची स्फूर्ती घेऊन या जगतामध्ये नांदणारी असाही त्याचा अर्थ था होतो अशी म्हणजे देवाच्या आश्रयावर राहणारी म्हणजे स्वाश्रया विशेष रूपाने आच्छादित करणारी म्हणजे स्वविषया आणि त्या देवाच्याच ठिकाणी नसलेलं हे जाखविणारी म्हणजे विक्षेप शक्तीपती म्हणजे परमेश्वराच्या इतका त्या दैववान शब्दामध्ये अर्थ अंतर्भूत आहे ध्वनीत आहे एक तर स्वच्छच आहे दैववान म्हणण्यामध्ये ती देवाच्या आशिरीत राहते ही तर गोष्ट स्वच्छ निर्मळच आहे कारण ती स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य असल्यामुळे किंवा अभारूप असल्या कारणाने अभारूपया का असे ना माया जगत असो का माया असो हे अभारूप आहेत म्हणजे स्वतः प्रकाश ही नाही सत्ताही नाही म्हणून अभारूपे विश्वस्ते भानम भाधिर विना कदा चिन्हा अवकल्प परमेश्वर प्रकाशाविना संबंधाविना मग तो संबंध परवा सांगितल्याप्रमाणे काल्पनिक का असे ना का अध्यासिक का असे ना पण परमेश्वराचा संबंध मानल्या विना अभारूप असलेल्या विश्वाला व अभारूप असलेल्या मायेला स्वतः प्रकाशित होता आहे त्याचं भान होणार नाही कोणाला म्हणून माया अस्तित्वातही राहणार नाही तिचं भानही होणार नाही तिचं कार्य होणार नाही यासाठी म्हणून भारूप असलेल्या परमेश्वराचा अध्यासिक का होत नाही पण मायेशी संबंध मानला पाहिजे आणि त्याचाही काल आपला अर्थ सांगितला की मायेचा संबंध म्हणजे भगवान म्हणतो त्याप्रमाणे मया दक्षिण प्रकृती ही सु सचराचरण मी प्रकृतीचा अध्यक्ष आहे माझ्या सनिधी मात्राने हे सगळं घडतं त्याचं कर्तृत्व माझ्याकडे येण्याचं काहीही कारण नाही ऐतिहासिक संबंध असल्यामुळे माझ्याकडे ती गोष्ट जरी खरी असली तेव्हा लोकांचं बोलणं तेवढ्यामुळं मान्य केलं तरी सुद्धा परमार्थता निर्विकार एक असती असल्यामुळे माझ्या ठिकाणी त्या कर्तृत्वाचा काहीही संबंध नाही कारण परमात्म स्वरूपापासून माया अति दूर आहे त्याचं कार्य त्याहून दूर आहे ते व्यावहारिक सत्तेत आहे किंवा त्याच्यापेक्षा ते प्रातिभासिक सत्तेत आहे मी पारमार्थिक सत्तेत आहे माझ्याशी त्याचा काडीमात्र संबंध नाही हे परमार्थता आणि जेव्हा माझा आध्यासिक संबंध मानला जातो तेव्हा हे सगळं ठीक आहे मान्य आहे मला म्हणून त्या निर्विशेष परमेश्वराच्या ठिकाणी ही माया हा एवढा सगळा पसारा निर्माण करते याला म्हणायचे विक्षेप शक्ती ती त्या स्वरूपाला आच्छादित करते याला म्हणायचं आवरण शक्ती आणि ती परमेश्वराच्या आश्रयावर राहते म्हणून ती दैववान आणि देवाने पुन्हा तिला म्हटले तुम्ही आम्ही न म्हणून म्हणून का उपयोगा दैवी हिशा गुणमयी नममाया दृतया देवच म्हणतोय की ही दैववान माझ्या आश्रयावर राहणारी आहे असं देवच म्हणत असल्या कारणा अशा त्या भाग्यवान गुणमयी असलेल्या मायेने जिथे अद्वैताचा दुष्काळ आहे एकपणाचा संभव नाही की जे एकपण द्वैताच्या सापेक्ष आहे दोनपणाच्या सापेक्ष आहे असलं एकपण जिथे संभव होत नाही तिथे अनेकत्वाचा पूर आणलाय अनेकत्वाचा अगंकार घातलाय अशी ही माया असल्या कारणाने महाराज म्हणतात जिथे द्वैताचा दुष्काळ जिथे अद्वैताचा दुष्काळ जिथे एकपणाचा दुष्काळ त्या परमेश्वराच्या ठिकाणी अनेकत्वाचा पूर माहेन आणला आज त्या परमेश्वराच्या ठिकाणी मायेने केलेला हे प्रकारचा नामरूपाचा अलंकार आहे हे नसलेलं जग त्या निर्माण केले असा त्याचा स्वाश्रया स्वविषया माया परमेश्वराच्या ठिकाणी राहून परमेश्वराला आच्छादित करून नसलेलं नाम रुपात्मक जग निर्माण करते असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे माझा आयच्या सोहळा तिथे दाखवलेला आहे दैववान पत्नी भगवंताला लाभली हे सुद्धा एक जगतात आश्चर्य ऐक्याचाही दुष्काळ आहे त्या ठिकाणी बोलायचं ठरलं ते तुम्ही सगळं लक्षात ठेव नका आम्ही बोललो तरी व्यवहार बोलायचं ठरलं म्हणजे पत्नी आणि दूषण पण आहे पण तिथे महाराजांनी मुक्ता एक शब्द घातलाय दैववान बायको असेल तर दैवहीन असेल तर असं घडत नाही उदाहरणच आपल्या आपल्याला सांगायचं ठरलं मी अशी उदाहरणं पाहिली आहे की एका मंडवात, क्षणभराच्या अंतराने दोन विवाह होतात दोघांची लग्न होतात इतकं नव्हे तर त्या दोघांच्या लग्नामध्ये एकाने आपल्या त्या स्त्रीला स्वतः आपल्या आवडीप्रमाणे रुचीप्रमाणे अभिरुचीप्रमाणे तिची निवड केलेली असते आणि एकाने अभिरुचीप्रमाणे निवडही केलेली नसते दैववशात तिच्याशी त्याचा विवाह झालेला असतो म्हणजे विवाह होताना एका मांडवात जवळजवळ एका क्षणात झालेल्या असतात पण परिणाम पाहताना आपल्या असे दिसून येतात की एक त्या पत्नीच्या पूर्ण पराधीने झालेला दिसून येतो आणि एक पत्नी त्याच्या पूर्ण पराधीने असतो एक अत्यंत भाग्यशाली ती पत्नी असल्या कारणाने दैववान असल्या कारणाने एक पुरुष त्यातला असा दिसतो की त्या बायकोमुळे त्याचं सगळं ऐश्वर मोठेपणाला प्राप्त झालेलं असत तो शोभतो <coughs> जगात न शोभणारा अतिशय ही नसलेला पण त्या बायकोमुळे तो शोभला जातो आणि एक त्याच काही पूर्वीचा अंशतः असलेला पण त्या बायकोमुळे सगळं निघून जात तो हीन घरी तरी बनतो ही अगदी हीच गोष्ट जगताच्या बाबतीतही घडलेली आहे असं आपल्याला सांगायचं आहे एकच अधिष्ठान ब्रह्मचैतन्य पण ते अविद्या अज्ञान उपाधीने युक्त झाल्या कारणाने अविद्येच्या पूर्ण ते अधीन बनलं त्या अविद्या नावाच्या उपाधीमुळे पूर्ण परतंत्र बनलं आणि माया उपाधीने युक्त झालेलं तेच चैतन्य पण ते सर्वज्ञ सर्व शक्तिमान बनलं माया ईश्वराच्या अधीन आहे आणि जीव अज्ञानाच्या अविद्येच्या अधीन असा दोघांमध्ये फरक झालेला आहे हा विषय तुम्हाला थोडासा आवश्यकता आणि म्हणून विस्तार, विस्तार करण्याचं कारण ही सगळी संगती आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी अति चांगल्या रीतीने सांगितली आहे ती लक्षात ठेवली म्हणजे या दोन्ही गोष्टींचा उघडा होईल पंधराव्या <coughs> अध्यायामध्ये भगवंताने गीतेवर ध्वा पुरुष लोके क्षरशा क्षरएव च क्षर सर्वाणी भूतानी उतस्थो या श्लोकावर वर्णन करीत असताना क्षरपुरुषाचं अक्षर पुरुषाचं वर्णन केलं आणि शेवटी उत्तम पुरुषस्पन्या पार्मेदारृत यो लोक त्रमाविश्व बिभर्तव ईश्वरा असं वर्णन करून पुढे उत्तम पुरुषाचंही वर्णन केलं आहे यांचं वर्णन करते वेळी ज्ञानेश्वर महाराजांनी कसं वर्णन केले ते थोडक्यात एका ओवीमध्ये मी आपल्याला सांगतो बाकीचा विस्तार आपल्याला पाहिजा असला तर पंधरा वाक्या सगळा आपण पाहणे हाताला मुळातून पाहणे कारण त्या मूळ ओव्यांची जी आहे त्यातला जो रस आहे तो त्या ओव्यातनंच चाखणं आस्वाद घेणं हे जास्त चांगलं होईल पण आपल्याला लागूकृता उतारा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केले ते सांग त्या दोन पुरुषांचं म्हणजे दोन उपाधीचं वर्णन अक्षर पुरुष आणि अक्षर पुरुष म्हणताना म्हणायचं पण वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांचा लौकिक किंवा अलौकिकत्व त्यातलं असा आहे की क्षरपुरुषाचं वर्णन केलं नाही क्षर उपाधीच वर्णन केलं अक्षर पुरुषाचं वर्णन केलं नाही अक्षर उपाधीचं वर्णन केलं आणि शेवटी काय म्हणाले महाराज की अक्षर उपाधीने उपहित असलेले जे चैतन्य त्या चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात असल्या अक्षर उपाधीने युक्त असलेले जे चैतन्य त्यास अक्षर पुरुष म्हणतात म्हणजे उपाधीचं पूर्ण वर्णन केलं आणि त्या उपाधीने उपहित असलेले चैतन्य असं करून क्षरोपाधीयुक्त चैतन्य म्हणजे क्षरपुरुष अक्षरोपाधीने युक्त चैतन्य म्हणजे अक्षरपुरुष तिथला पुरुष शब्द चैतन्य वाचक आहे असं कायम घ्यायला ठेवायचं पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष असल्या सापेक्ष भावातला शब्द घ्यायचा नाही तर म्हणजे स्त्रीलिंग पुरुष पुल्लिंग सांगण्याकरता पुरुष शब्द नसून तो पुरुष शब्द केवळ चैतन्य सांगण्यासाठी आलेला आहे असं आपण ध्यानात ठेवलं म्हणजे त्याच्यामध्ये कुठे घोटाळा होणार आहे कारण क्षर पुरुष अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष त्याच्याविषयी काय म्हणायचं क्षर चैतन्य अक्षरचैतन्य आणि उत्तम चैतन्य असं जर आपण त्याला त्या शब्दाला प्रतिशब्द ठेवला म्हणजे त्यामध्ये गोंधळ होणार नाही वर्णन करताना महाराजांनी एक वर्णन केलं ते वर्णन असं आहे त्यातलं कसं आहे एक आंध्रा वेडा पंग त्याचे विशेषण काय दिल्याचे बाब एर सर्वांगे पुरताचा दुसऱ्या ते एका शब्दात वर्णन केले त्याचे कारण याच्या उलट करामधे तो आहे एक म्हणजे त्यातला जो क्षर चैतन्य आहे तो कसा आहे आंधळा पहिली गोष्ट दिली आंधळा आंधळा शब्द आपण ज्याला ईश्वराने दृष्टी दिली नाही त्याला आपण आंधळा म्हणतो जगात आंधळे फार आहेत आंधळ्यांची संख्या आहे विषयसृष्टीचा विचारच करायचा ठरला तर आंधळेपणाबद्दल एक प्रवचन करावं लागेल म्हणून प्रवचन काही करीत नाही आंधळेपणाचं पण आंधळेपणाच्या जाती जाता जाता सांगतो की ज्याच्यामुळे तुम्हालाही प्रवचन करत आहे उदाहरणार्थ त्या जातीचं वर्णन असं मनुष्य प्राणी असा तयार केला देवाने की ज्याला दिवसा दिसावं आणि रात्री मंद दिसावं किंवा दिसू नये काही माणसाचे ही राता नवी म्हणून त्याला म्हणतात दिवसा तर ठीक आहे पण रात्री अजिबात त्यांना दिसत पशु पक्षी असे जना दिवसा दिवसाही चांगलं दिसतं रात्री पण चांगलं दिसतं पशुला फार बोलून दिसतं घोड्याला बऱ्याच दूरचं दिसत त्याला ज्या अगदी मराठी संघाने सुगावा घेण्याच्या बाबतीत पुत्री पशू हे सगळे हुशार असतात परवा सांगितल्याप्रमाणे त्याच्या दृष्टी मांजर म्हणा बैल म्हणा पक, पशु पक्ष्यांचं आहे काही जन्मानधाशी आहेत की ज्यांना दिवसाही दिसत नाही रात्रीही दिसत जन्मल्यापासून आंधळे जन्माला आले ते आंध्रे जन्माला आले त्याला जन्मानधास म्हणतात महाराजांनी <coughs> त्याच्याविषयी लिहिले एवढा मोठा दिना दिननाथ दिवसनाथ उदयाला येतो पण त्या आंधळ्याला त्याचा काडी मात्र उपयोग नाही थंडीचे दिवस असले तर सूर्याकडे पाठ करायची आणि बसायचं ती ओतपनीची घ्यावी वाचवणी प्रकाश उकायचा त्याला प्रकाशाचा का उपयोग होत नाही असाही ठाण आंधळा जन्मांधळ दिवसाही दिसत नाही रात्रीही दिसत माणसाला दिवसाही दिसतं रात्री पण दिसतं पण थोडं कमी पशु पक्षी असे की त्यांना दिवसाही चांगलं दिसतं रात्री पण चांगलं दिसतं काही योनी अशी आहे पाकळ्या की ज्यांना दिवसा दिसत नाही रात्री फक्त दिसत त्या पाकळ्यांची आजी तिला रात्रीच दिसते त्याची आई बाप सगळ्यांना अंधारात दिसतात त्यांचा पहिला गुरु वटवागुरू म्हणून त्याला म्हणतात त्यालाही फक्त रात्री दिसतं दिवसा अजिबात दिसत नाही सगळ्यांचं आदिनाथ गुरु त्याचं नाव घेऊ नये त्याला रुदोड असं म्हणतात महाराज तेव्हा त्याला गोवड म्हणतात पण त्याचं नाव घ्यायचं नाही मुख्य लक्षात त्यालाही दिवसा अजिबात दिसत नाही तो सगळ्यांचा आदिनाथ गुरु आहे त्यालाही दिवसा दिसत नाही रातंधळाला रात्री दिसत नाही दिवसा दिसतो त्याला दिवसा दिसत नाही रात्री चांगलं दिसतो म्हणजे कशी योजना केल्यावर दिवसा दिसावं रात्री दिसावं दिवसा दिसू नये रात्री दिसावं रात्री दिसू नये दिवसा दिसावं आणि रात्री दिवसा अजिबात दिसू नये एवढ्या प्रकाराने ईश्वराने एकंदर रचना केली आता बाकीचा विषय तुम्ही प्रवचन करायच्या वेळी बघा गो म्हण आता आपल्याला त्यातनं काय सांगायचं आता दुसरी गोष्ट आंधळा हा शब्दाचा अर्थ आहे न दिसणे आंधळा शब्दाचा अर्थ हे ज्ञानही नस तर आंधळे दोन प्रकारचे महत्वाने एक ज्ञानी आंधळा आणि एक आज्ञानी आंधळा आज्ञानी आंधळाद्वारे तो असा आहे देखत होतो आधी मागे पुढे सळ वरी हे पडळ आले दृष्टी मग हे दृष्टी वरी आले पडळ तो मग दृष्टी गेली त्याच्यावर पडळ आलं ते मी रोंदले से वाढे वाढ वाड़ का प्रबळ ते वरच्यावर त्याच्यावर पडत थरावर थर वाढत गेले भीत मी झालो देवा काय जाय करणार म्हणतात मी असा आंधळा बनलो पूर्वी चांगला दृष्टीवान होतो पण मी आता आंधळा बनलो मला आता देवा का हे तुझं स्वरूप कळत नाही म्हणजे जे देव न दिसणे देवाला न जाण्याने हा ते आंधळा आणि साधोसंत पण आंधळ पण ते ज्ञानी आंध सहजमी सहज मी आंधळा का निज हे निवृत्त झाली जन न दिसे ते जन आणि जग हे त्या ज्ञानी पुरुषाला दिसत नाही त्या कारण मी माझी हारपले थाई जे ची दृश्य तिची झाली काही दृश्य जे होते सुखी मी निज लोगा शून्य सारोणी तेथे हे आंध्रे पण संत हे कसे आहेत जग दिसत नाही म्हणून आंधळे आणि आपल्याला देव दिसत नाही म्हणून आपण असे दोन आंधळे जगामध्ये आहे त्यातला हा अज्ञानी आंधळा आपल्याला आत्ता सांगायचा नाही पण त्यातला हा जो अज्ञानी आंधळा आहे त्याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा खरोखर पहिली गोष्ट आंधळा आहे त्याचं कारण तो आपल्या ब्रम्हूप आत्म्याला जाणत नाही एक वेळा आहे वेळा कोणाला म्हणतो आपण वेळा आपण त्याला असं म्हण म्हणतो की ज्याच्या बुद्धीचा तोल सुटलेला आहे चला आपण इथे विनोद घडतो काही घडतो आपण जाताना तो कंडक्टर जो असतो तो त्या मेंटल हॉस्पिटलच्या तिथे गेल्यानंतर तो बिल वाजवतो हो चला कोणी मेंटल आहे का उतरा चला मेंटल तो म्हणतो हो थांबा मी आहे म्हणजे तो विचारतो इथे कोणी मेंटल आहे का तो म्हणतो मी आहे तो विचारतो इथे कोणी वेडाय का म्हणजे काय म्हणतात मी वेडायचं वास्तविक मेंटल हॉस्पिटल नावाचा स्टॉप आलेला आहे काय असा तो प्रश्न आहे पण ते काय म्हणतात येत नाही तो विचारणारा ना त्याच्याही ध्यानात येत नाही सांगणारा त्याच्याहून ध्यानात येत नाही तेव्हा वेडा ह्या शब्दाचा अर्थ बुद्धीचा तोल सुटला तर त्याचा सुटलेलं आहे का नाही खराच भेंटल असो मी यात आपला ह्या क्षरोपृषाचा काय तोल सुटलाय त्याचे दोन तोल सुटलेले आहेत पहिला तोल असा सुटलेला आहे की त्याला अहमाध्यला देहाला मी म्हणतो हा वास्तविक आत्मा असताना आत्म्याला मी म्हणायच्या देहाला मी म्हणतो वेडायचे मन हा पहिला वेडेपण त्याचा पुढचा परिपाक म्हणजे स्त्रीधनपुत्राने त्याला माझं म्हणतो म्हणून हा वेळा जे माझे नाही त्याला माझं म्हणणं जो मी नाही त्याला मी म्हणणं हे वेडेपणाचं लक्षण आहे एक दुसरा काय वेडेपणा दुसरा वेळी पण असा आहे जो काल आपल्याला सांगितला कि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा झाला त्याचा त्रैकालिक अत्यंत आभार समजा आहे जगत भासतय मग भासतय का सत्य आहे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने ते भासता आहे दिसत आहे ते सत्य नाही हा तर मनुष्याला प्रत्यक्ष प्रमाणाच्या बलावर ती कक्षा जाणं मला हे दिसतंय म्हणण्याचा अधिकार आहे सत्य म्हणण्याचा अधिकार पण ते नसता आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं भासतय हे त्याला माहित नसल्या कारणाने म्हणजे अज्ञानाचा अज्ञान असल्यामुळे तो जगताला सत्य समजतो हा तिसरा वेडे पण म्हणजे अहमाध्यास म्हणून वेळा ममाध्यास नुन म्हणून वेढा आणि जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सत्य समजतो हा तिसरा वेडे कस हा सत्य मानेला संसार का केले चार माझे माझे आहे की नाही उल्लेख तिथे महाराजांनी केलेला आहे म्हणून हा वेळा आहे आणखीन कसा पंगू पांगळा जो मनुष्य असतो पंगू कोणाला म्हणतात पंगू त्याला म्हणतात शब्दशः हा त्याचा अर्थ आहे जो पांगळा म्हणजे हात पाया नाही म्हणजे तरी काय हातपाया असणं हे क्रियेचे सूचक आहे हात हा श्रमशक्तीचा सूचक आहे आणि पाया पाय चालण्याच्या क्रियेचे सूचक आहे म्हणून श्रमशक्ती हे अत्यंत त्यात महत्वाचे म्हणून हातपाय नसणाऱ्या क्रोशाला पांगळा म्हणतात तिथे म्हणताना कसं म्हटलं पांगुळ झालो दे वा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सई राट ते जाय तेथे पांगड्याचं रूप करताना म्हटलं म्हणजे क्रियाहीन आला म्हणतात आणखीन काय असतं त्याच्यामध्ये क्रियाहीन असतो किंवा जर त्याला कुठे न्यायचं झालं तर तो, तो पराधीन परतंत्र बनलेला असतो इथे महाराजांनी असं दिलेलं आहे की हा जो जीव हा जो क्षरोश आहे आप परीन है कशाच है जरता क्रिया व्यवहार कराए तो देह उपाधि अंगीकार के हुआ है। त्याला ही क्रिया करता है। तो देह उपाधि की आवश्यकता है इंद्रिया उपाधि की आवश्यकता है बेष्टिउपाधी का अंगीकार करी तो हा क्रियाशील हो सकते हो दुसरी गोष्ट अरपुरुष हा आपल्या संचित कर्माच्या अधीन पूर्व संचित ज्या प्रमाणे करून ठेवला असेल ते फलोन्म ज्या प्रमाणे होत असेल ते फल भोगण्याबाबत तो तो पराधीन आहे म्हणून त्याला पंगू म्हटले आणि आता त्याच उलट करा एर म्हणजे जो ईश्वर आहे तो ईश्वर मात्र सर्वांगी पुरता चांगो सर्वांगाने आहे पूर्ण आहे आणि चांगला आहे सर्वांगाने चांगला असलेला व परिपूर्ण असलेला सर्वांगाने चांगला म्हणजे आंघळा हा जीव आहे तर उलट करायचं ईश्वर कसा आहे डोळसा म्हणजे काय त्याला अहम ममाध्यास नाही याच्या उलट करायची इकडे डोळळा म्हणजे तो अहममाध्यात्म आहे जगत सत्य समज आत्मस्वरूपाला जाणत नाही तर तो आत्मस्वरूपाला जाणतो म्हणून आत्म सर्वज्ञ डोळस आहे बरं हा वेळा आम म्हणजे अहम ममाध्यासान युक्त आहे देहाला मी म्हणतो ईश्वर कधीही देहाला मी म्हणत नाही जगद उपाधीला म्हणजे नामरूपाला कधी मी म्हणत नाही जगताला कधी तो सत्य समजत नाही म्हणून तर दादाने असं लिहिलंय की जीव अहम ममाध्यासामुळे सदाबद्ध आणि ईश्वराला अहममाध्यास नसल्यामुळे नित्यमुक्त म्हणजे पद्धतेचं आणि मुक्ततेचं लक्षण अवलंबून याच्यावर अहममाध्यास असणं हे पद्धतेचं लक्षण आहे ते, ते नसणं हे मुक्ततेचं लक्षण म्हणून ईश्वर हा सर्वज्ञ आहे नित्यमुक्त आहे बर जीव हा आहे ईश्वर हा पंगू नाही ईश्वर हा सर्व आहे सर्व असल्या कारणाने कारणाला व कार्याला जाणून हवे क्रिया तो करू शकतो जगदोत्पत्तीची क्रिया करतो जगत स्थितीची क्रिया करतो जगत जगतसंहार करतो म्हणून त्या दोन पुरुषाचं वर्णन त्याने कुरु महाराजांनी या रूपाने केलं एक दुसरी गोष्ट अशी आहे या अक्षराक्षर पुरुषाच्या वर्णनात आणखी महत्वाने गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तिथे प्रसंग असा निर्माण झालेला आहे अर्जुन म्हणतो तेव्हा मला तुझं जे निरोपाधिक रूप आहे की जिथे अद्वैताचा दुष्काळ आहे एकपणाचा जिथे दुष्काळ आहे ते रूप मला तुझं अर्जुनाचा प्रश्न कशा पडतो मला तुझं जे रूप ऐकायचं कि अमृतानुभवामध्ये जेव्हा किंवा मूळ एकंदर कृतीमध्ये सत्सामान्य निर्विशेष म्हणून तुझा जे स्वरूप सांगितलंय ते निरुपाधिक अनुपहित चैतन्य मला तुझ्याकडून ऐकायचंय ते ते मला सांग जेव सांगायला जो बसला एक उपाधी तुला मी सांगतो उपाधीचे दोन प्रकारचे अर्जुन म्हणला माझं कर्म याला मी विचारलंय निरुपाधी आणि हा मला उपाधी तिथे विनोद पण घडलाय तो जसा विश्वरूपाच्या बाबतीत घडलाय तसा तो, अर्जुन तो दे अर्जुन म्हणतो देवा उन कुणाचं रागावतो आपण मोठी करायचं काय हवाच काम झालंय तेव्हा हे असं कसं तुम्ही सांगता मला कळत नाही तुला असं वाटेल अर्जुना की मी निरुपाधी विचारला असताना मला देव उपाधी का सांगतात तर त्याचं उत्तर देवाने आपण दिलेलं आहे देव म्हणतात अरे क्षर आणि अक्षर उपाधी व या उपाधीने युक्त असलेले जे। ते क्षरचैतन्य अक्षर चैतन्य म्हणजे क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष या दोघांचं ज्ञान म्हणजे उपहिताच तुला ज्ञान झाल्याबरोबर याहून विवर्जित अनुभि, जे अनुपहित चैतन्य उभय उपाधी विवर्जित जे चैतन्य आहे निरुपाधिक जे चैतन्य ते तुला अपसुका कोणालाही न पुस्ता असा शब्द लेना घेणार म्हणून तुला मी उपाधी सांगतो असा तिथे प्रस्ताव केल्या सुरुवाती आणि तो प्रस्ताव करून सांगितलेला हे समीकरण जर तुम्हाला मांडायचे असतील तर अशी मांडे विशुद्ध चैतन्य अधिक विशुद्ध म्हणजे अगोदर असाल उपधेय अधिक उपाधी बरोबर आहे उपहित हे पहिलं समीकरण त्या उपधेयाच्या खाली लिहायचं विशुद्ध चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य अधिक त्याच्यामध्ये अक्षर उपाधी आणि पुढे लिहायचं अक्षरोपाधी उपहित ईश्वर चैतन्य अक्षरपुरुष दुसरं समीकरण लिहायचं विशुद्ध चैतन्य कोटस्थ चैतन्य अधिक क्षरोपाधी किंवा अज्ञान उपाधी तिथे वृत्ती माया तिकडे ईश्वर तयार तिकडे अविद्या उपाधीने जीव तयार होतो क्षर चैतन्य म्हणजे क्षरोपाधियुक्त चैतन्य अक्षरचैतन्य म्हणजे अक्षरोपाधियुक्त चैतन्य अक्षर म्हणजे एकाचं नाव जीव चैतन्य एकाचं नाव ईश्वर चैतन्य तिथे तर असं दिलेलं आहे की भवस्वर्गाच्या रानामध्ये भटकणारं फिरणारं जे चैतन्य त्याचं नाव जीव चैतन्य आणि भवस्वर्गात एकाच्या रानाचा ज्याला भ्रमही झालं नाही ते आश्चर्यचैतन्य म्हणजे ईश्वर चैतन्य गुरुजी नेहमी म्हणत असं स्थिर चैतन्याचं नाव ब्रह्मचैतन्य आणि फिरत्या चैतन्याचं नाव जीव चैतन्य ते फिरते चैतन्य इज इक्वल टू भवस्वर्गाच्या राणामध्ये भरकटणारे कुणी जरी विचारलं त्याला काय आधार आहे का गुरुजींच्या बोलण्याला हवं पंधराव्याध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या ओमीचा हा आधार आहे भवस्वर्गाच्या रानामध्ये जे फिरणारं चैतन्य आहे त्या चैतन्याला जीव चैतन्य हे दिलेले आहे तेच मी क्षर चैतन्य असं लक्षात ठेवते आणि या उभय उपाधीने विवर्जित उभय उपाधीने विवर्जित आणि अक्षर या उपाधीने विवर्जित जे चैतन्य त्याचं उत्तम त्याचं नाव ब्रह्मचैतन्य शुद्ध चैतन्य ते अनुभूती स्वरूप आहे ते जो मात्र आहे ते चैतन्य आहे जिथे अद्वैताचा दुष्काळ चाललेलं सूत्र सोडायचं नाही जिथे द्वैताचा दुष्काळ आहेद्वैताचाही दुष्काळ आहे कोणत्याही उपाधीचा संबंध नाही म्हणते अनुपहित चैतन्य आहे ते सर्वोपाधी विवर्जित चैतन्य आहे ते सत्सामान्य चैतन्य त्याला उत्तम पुरुषही समजण्यात येणा असं हो जण घ्यानात ठेवायचं की महत्त्वापासून सुरुवात करून तो पाषाणापर्यंत शिवनी पृथ्वीवरित महतत्वापासून पाषाणापर्यंत असा फरक करायचा महत्त्वापासून सुरुवात करायची तो थेट पार पाषाणापर्यंत थे। द्यायचा गवताच्या काळीपर्यंत द्यायचा आणि दरम्यान म्हणजे महत्त्व पैल आणि शेवटचं पृथ्वी या दरम्यानमध्ये ज्या काही स्थूल पदार्थ आहेत काही सूक्ष्म पदार्थ आहेत काही पंचमहाभूतांमध्ये सुद्धा काही अपंचीकृत पंचमहाभूत आहेत काही पंचीकृत पंचमहाभूत पंच आहेत हे सगळं मी तुम्हाला म्हणतोय हे पंधरावा देण्याचा थोडक्यात अनुवाद आहे तुम्ही तिथे वाचा ही सगळी नावं जशीच्या तशी तिथे आलेली आहेत हे सगळे शब्द ज्ञानेश्वरीचे आहेत त्या शब्दावरून तुम्ही तिथे पहा तुम्हाला कळेल म्हणून अपंचीकृत पंचमहाभूत पंचवीकृत पंचमहाभूत अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वापासून झालेलं अंतःकरण रजापासून झालेले पंचप्राण आणि तमो गुणापासून झालेले पंचविषय विचार करा पंच महाभूत घ्या सगळं भौतिक संपूर्ण जगत घ्या या भौतिक जगतामध्ये जेवढा काही तुम्हाला विस्तार आता दरम्यान मध्ये हा स्थूल सूक्ष्म रूप असला व्यक्ती समष्टी रूप असला जगदरूप असला जो उपाधी याचं नाव आहे क्षरप्रोश या उपाधी नियुक्त चैतन्याचं नाव क्षरप्रोश या स्थूल उपाधीचा सूक्ष्म उपाधीचा तार्य उपाधीचा अंगीकार करून त्याच्याशी तादात्म्य करून जे चैतन्य राहतं त्याला जीव चैतन्य म्हणतात क्षेत्र हे क्षेत्र म्हणून ज्याला म्हटलेले त्या क्षेत्राशी तादात्म्य पावलेला आणि त्याच्यामध्ये राहणारा त्याचं ता नाव काय जीव चैतन्य त्याला सर्व ग्रांतात ही जी देहरूपी उपाधी आहे अंतःकरण रूप उपाधी आहे त्या अंतःकरण किती आहेत म्हणून कोणी विचारेल तर पहिलं उत्तर आहे अंतःकरण ही आनंद आहे आणि त्याला श्रुतीत पण असं म्हटलेलं बघा रूपम रूपम प्रतिरूपो ब असं हो। श्रुतीत पण आले आहे प्रत्येक अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य त्याचं नाव जीव चैतन्य अंतःकरण उपाधी व तत्संबंधी देहोपाधी ह्या अनंत असल्याकारणाने असंख्य अमोल अगणित असल्याकारणाने जीवांची संख्या पण अघणित आहे आणि अगणित जीवांच्या संख्येमध्ये सुद्धा वारतावा दिलाय त्याने कोणता उद्भीजार्डज ही, ही जी यादी दिली आहे या चतुर्विध पद्धतीने आणि हे सगळी जीवांची संख्या अनंतरूपाने निर्माण झाली एकूण एक, एक देहाच्या उपाधीचा जर आपण विचार केला तर देहोपाधीने युक्त अंतःकरणोपाधीने युक्त असलेले जे जीव त्या जीव चैतन्याला अनंत असल्या कारणाने उपाधीचं अनंतत्व असल्यामुळे जीवाला सुद्धा अनंतत्व अनंत प्राप्त झालं कारण अनंत उपाधीशी दादात्म्य पावल्यामुळे अनंतत्व प्राप्त झालं मूळ चैतन्य एकच आहे अनंत घटामध्ये पाणी त्यामुळे त्यात त्या प्रतिबिंब पडल्यानंतर जसे अनंत त्या घटाच्या उपाधीने अनंत प्रतिबिंब त्यात प्रतीत व्हावेत त्यालाच म्हणायचं रूपम रूप प्रतिरूप बत्येक अंतकरणात एक प्रति एक प्रतिबिंब निर्माण झाल्यामुळे मूळबिंब एकच पण प्रतिबिंब अनंत तयार झाल्याप्रमाणे घटावच्छिन्न चैतन्य म्हणजेच अंतःकरणावचिन्न चैतन्य हे पुष्कळ अनंत जीव तयार झाले अमोद जीव तयार झाले त्यात सुद्धा मौलीने असं लिहिलंय की वेदशास्त्राधिकांत जे विधान आहे हे विधान सगळ्या जीवाला नाही मनुष्या वाचून हे विधान हा न त्या सुद्धा व्यवहार संगती लावताना माउली म्हणते वेद विधान फक्त मनुष्याला इतरात एकाला ते नाही त्याचं कारण इतर हे भोगभूमीतले आहे मानव हा कर्मभूमीतला आहे मानवाला कर्तृत्वात स्वातंत्र्य आहे इतर जीवाला कर्तृत्वात यत्किंचितही स्वातंत्र्य देव सुद्धा आणि पशु पक्षी सुद्धा त्यांचं काय कळलंय सांगू महाराज देवाले का पुण्य केले ते पुण्याचा उपभोग घेतात पण त्यांना कर्तृत्वाचं स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांना पुण्य मिळवता येत ते पुण्य देव म्हणजे पुण्यवान कशु आणि पापे कशु ज्ञानेश्वर महाराजांनी पापात्मके पापे आधमयोनी अधोगती जायचे आणि पापात म पुण्य मग स्वर्गा जायचे अ म्हणले मग तुमच्या प्राप्तीसाठी माते पावे ते शोध पण मला प्राप्त होण्याकरता शुद्ध पुणे आवश्यकता म्हणून या जीवाचा जर विचार केला तर मानव जीव म्हणजे मानव देह या उपाधीने युक्त असणार चैतन्य इतर जीवांच्या पेक्षा भाग्यवान म्हणून संत वाङ्मयामध्ये जिथे जिथे देहाचं वर्णन आलं असेल शरीर सकळ चिंतामणी म्हणून मानव देहाच वर्णन जे आलेलं आहे ते एवढ्यासाठी वास्तविक देह हा हिंदीमध्ये असं हे ना की पशु का पनैया हो नरकाचुन होय मग वर्णन कशासाठी नर करणे तो नरका नारायण हो जे आहे हे त्याच्यात दिलेलं सामर्थ्य या म्हणून मानव देहाचे साधने सच्चिदानंद पदवीगी म्हणजे संत वाङम्यात आपल्याला असं दिसून येईल की देह जर नश्वर आहे हे जर क्षरोपाधी आहे जर क्षणोक्षणी विनाश पावते तर संतने याचं कसं केलं तर त्या शंकेचं समाधान आहे इतर जीवांच्या मानाने मानवजीव हा जीवच पण कर्तृत्वात स्वातंत्र्य असल्यामुळे हा ब्रह्मरूप त्याला प्राप्त होतो म्हणून इतर जीवांच्या पेक्षा या जीवाचं विशेषत्व सगळ्या साधू संतांनी सांगितले आणि याचं कौतुक आहे याचं वर्णन आहे म्हणून या जीवाविषयी सगळ्यांनी वर्णन केले या मधील एक महत्वाचं आहे की विचार प्रधान हा प्राणी हा जीव हा मानव देव होऊ शकतो त्या आहे देव मानव अवतार धारण करून मानवाला शिकवतो की हे मानवा देव आहे नाही देवाला मानव अवतार घ्यायचं काही कारण नव्हतं इतर पुष्कळ अवतार देवाने धारण केले तेच त्याने धारण केले असते पण देव बहुतेव इति अवतार मानवाचे त्याने धारण केले आहेत त्याचं इतर सुद्धा त्याने केले आहेत कारण करतुम अकर्त मान्यता करतुम शक्ती असल्यामुळे करणं अजिबात न करणं किंवा विपरीत करणं हे त्याच्या ठिकाणी सामर्थ्य असल्यामुळे तो पाहिजे ते करू शकतो हवा तिथे तो अवतार धारण करू शकतो पण त्या मुख्य मानवा त्या अवतार घेऊन मानवाला शिकवतो की हे तो देव आहे तसं जर वारकऱ्याने पाहिजे ठरलं तर ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान माणसाला पशुला सारखा आहे का फरक आहे काही काही फरक नाही गुरुजी असं म्हणत असं बाबा ना माझ्यावरही तुम्ही दादायचं नाही माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी ते श्रवण केलं तुमच्याकडे अनुवाद करून सांग गुरुजी म्हणत म्हणत असं साधोंच्या ठिकाणी राहून साधूच्या ठिकाणी न राहून मानवजीव आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये आणि पशु पक्षी जीव आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये समान असल्यामुळं एखादं गाढव मेल काय एखादा मंत्री मेला काय एखादा शेडजी मेला काय एखादा बडजी मेला काय सगळे सारखं म्हणत असत कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान सगळ्यांना सगळ्यांना सारखं आहे का त्यात काय मोठा फरक आहे बरं देहाचं ताद आत्म्या मी देह आहे अशी बुद्धी माणसाला आहे पशूला पशुला म्हणतात देह संबंधी पदार्थाच्या ठिकाणी मू माणसाला आहे पशूला आहे खरच बोलायचं ठरलं तर माणसापेक्षा पशुला महत्व कमी आहे आणि माणसाला महत्व वाढवण्याच्या माणूस सगळ्या वृक्ष पुढे बर पडस माणसाला येते पशुला येते का नाही येत त्यालाही पडस येत त्यालाही थंडी दाखवत म्हणजे पडस हे दुःखाचं उपलखण आहे आपल्यालाही आनंद होतो भोजनापासून त्यालाही हिवा चारा खाल्ल्यापासून आनंद होतो सुख दुःख साक्षात्कार माणसाची सारखी हार निद्रा भय मैथुनंच सामान्य नी तत् पशुधर नाराणा म्हणून सुख दुःखाचा भोग सुखदुःखाचा साक्षात्कार दोघांना समान म्हणजे आत्मस्वरूपाचा अज्ञान सारखं देव दादात्मे सारखं ह ममा ध्यास माणसाला सारखा सुखदुःखाचा भोग साक्षात्कार ज्याला म्हणतात तोही दोघांना सारखा आहे मग एवढ्या गोष्टी सारख्या असून पशु पशु आणि माणूस माणूस का या माणस मानव जीवाची स्तुती का आणि पशुजीवाची निंदा का त्याचं एकच कारण तिथे मुक्त होत आहेत आणि इथे होत आहेत तो शास्त्रविधानाचा विषय नाही मानव हा शास्त्रविधानाचा विषय या सगळ्या गोष्टींचा विचार केला म्हणजे आपल्याला असं दिसून की जीव म्हणजे ठरतो अद्वैत मग रंग काराने असं आत्मा ज्ञान महानिद्रा जे स्गन दीर्घ स्वप्ने स्वरंतेते स्वर्ग स्वर्गमोक्षा दिवे भ्रमा हे जीव चैतन्याचं लक्षण आहे की आत्मस्वरूपाचं अज्ञान हीच कुणी प्रकारची निद्रा असून ती महानिद्रा आहे आणि महानिद्रेमध्ये पडलेलं दीर्घ स्वप्न लॉंग त्याला हल्ली लोक म्हणतात की कधी न संपणारं हे स्वप्न आहे असल्या स्वप्नामध्ये राहतो आणि इंद्रियाधिकांच्याद्वारे व्यवहार करतो स्वप्नात व्यवहार करतो आत्ता व्यवहार करतो स्वर्गातही जातो माधोगतीला जातो मोक्षाला जातो हे सगळे विभ्रम आहेत म्हणतात आणि ह्या सगळ्यामध्ये भरकटत राहणारा फिरणारा जो चैतन्य भा किंवा जे चैतन्य त्या चैतन्याचं नाव आहे जीव चैतन्य आणि त्यात सुद्धा वारखा असा दिलाय की एकएक योनी कोटी कोटी काय दिले हा मनुष्य देहाचा वारा मग लागतो एवढ्या सगळ्या योनीमध्ये फिरवून ज्यावेळी या कर्माधिकांचं साम्य सुरू होईल समसमानता त्याच्यामध्ये निर्माण होईल त्यावेळी हा मानव देह प्राप्त होतो निर्वी याला प्राप्त होत नाही याला जीव चैतन्य म्हणतात याला क्षेत्रज्ञ म्हणतात याला आत्ता चाललेल्या शब्दामध्ये किंवा सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती असं म्हणतात अशी ही जी पराप्रकृती आहे तो हा जीव अनंतवार जन्म घेतो आणि अनंतवार मारतो बरं का चित्रवार <laughs> हा चित्रवार अनंतवा अनंतवार जन्माला येतो अनंतवार मरतो जन्मा वाचून जन्मतो हे घ्याना ठेवायचं आणि मरणा वाचून मरतो एवढं ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव आहे अक्षरचैतन्य समजलं हे आहे पराप्रकृती देवाची या पराप्रकृतीमध्ये हे सगळं घडत आता जीवाची अपरा प्रकृती म्हणजे ईश्वराची त्या अपरा प्रकृतीचं वर्णन आहे त्याला अक्षर चैतन्य असं म्हटले तिथे सुद्धा हे वर्ग ध्यानात व्हायचं की अक्षर ही उपाधी हे चैतन्य नाही पण अक्षर उपाधीने म्हणायची उपाधीशी तातमी पावल्यामुळं त्याला ते म्हणावं लागतं आणि म्हणून आता अक्षर उपाधीच्या युक्त उपाधीने युक्त असल्या चैतन्याला आणि ईश्वर चैतन्य हे नाव हे समजाय हे ईश्वर चैतन्य सर्वज्ञ का झालं त्याचं कारण त्याचं कारण मौलीने असं दिले की मायाुद्ध सत्वप्रधान असल्यामुळे अविद्या ही मलीन सत्वप्रधान असल्यामुळे त्या शुद्ध सत्व गुणाचा परिणाम असाय की तो सर्वज्ञ आणखी त्याचा अर्थाव असा की ज्ञानेकडून महाराजांनी असं की या अक्षर उपाधीचं काय रूप आहे घे त्या अध्ना अक्षर उपाधीचं स्वरूप दिले म्हणजे तिथे यशसृष्ट पदार्थ अशी व्यवहार घडत नाही म्हणून जागृती स्वकल्पित पदार्थाशी व्यवहार घडत नाही म्हणून स्वप्न नाही विपरीत ज्ञान नाही म्हणजे ते विपरीत ज्ञान नाही त्याला म्हणायचं अन्यथा ज्ञान नाही आणि प्रमाण म्हणावं तर प्रमा ज्ञान नाही ब्रम्हस्थिती आहे असं म्हणावं तर बाधित जगत व्हायला पाहिजे पण जगत बाधित तिथे होत नसल्या ब्रह्मज्ञानही तिथे झालेलं नाही म्हणजे ब्रम्हज्ञान नाही प्रमाज्ञान नाही विपरीत्रान स्वप्रपंचा कल्पित प्रपंचा शिवाय ईश्रेष्ठ पदार्थ अशी व्यवहार नाही म्हणून स्वप्न नाही प्रमाज नाही अशी जी स्थिती ज्ञान जे आहे हे घन अज्ञान दोन रूपाने हे घन अज्ञान एकदा अविद्या रूपाने असत आणि हे घन आज्ञान एकदा मायाूपाने हे घन अज्ञान अविद्या रूपाने जेव्हा आहे तेव्हा जीव चैतन्य आणि हे घन अज्ञान जेव्हा मायारूपाने युक्त होतं तेव्हा त्याला ईश्वर चैतन्य त्याच कारण असुक्त होण्यामध्ये सर्वज्ञते ती संगतीला आणि अविद्या उपाध्याने युक्त असल्यामुळे अल्पज्ञ अल्पशक्तीमानतेची संगती लागते म्हणजे पण एकच उपाधी एकदा शुद्धसत्व प्रधान होते एकच उपाधी एकदा मलीनचा <laughs> हा म्हणून त्याला वेष्टी समष्टी म्हटलं जात बरोबर आहे उपाधी तीच असल्यामुळं वेष्टी समष्टी म्हटलं जातं कालवण जेव्हा तयार केलं भांड्यामध्ये तेव्हा एकच होत त्यात काही फरक नव्हता पण त्या आपल्या वाटेत आल्यामुळं ते म्हणायला लागला हे माझं कालवण हे माझ्या वाट्याला आले तुझ्या वाट्याला आलेलं पण मूळच तेच आहे त्याप्रमाणे त्या भांड्यात राहिलं ते समष्टी होत ते तुझ्या वाट्याला आलं त्यात मग वेष्टी म्हणून एकच उपाधी पण ती एकच उपाधी एकदा सुशुप्तिरूपाने आहे एकदा तीच उपाधी पण मायारूपाने सुषुप्तीच्या रूपाने आहे ती जीवाची उपाधी आणि मायेच्या रूपाने ती ईश्वराची उपाधी सुशुप्तीच्या रूपाने असल्यामुळे त्याचा परिणाम काय होतो सुषुप्तीच्या रूपाने असल्याकारणाने ज्ञानेश्वर माऊली म्हणते की जागृती आणि स्वप्न यांचा तो बीजभाव असे जीवाची जागृत अवस्था जीवाची स्वप्नाअवस्था जर विर्याला गेली तर त्याला झोप लागेल म्हणून विज्ञान विरतीही सुप्ती या विज्ञानाचा या विपरीत ज्ञानाचा या विशेष ज्ञानाचा विलय झाला की झोप लागते तर जन्म स्वप्न जागर हो त्याचा जन्म झाला की स्वप्न आणि जागृती अवस्था तयार होता स्वप्न स्वप्नामध्ये येणं जागृतीमध्ये येणं आणि झोपेमध्ये जाणं हे जीवाचं वर्णन म्हणून तर यथा महामत्स्य हा उभे पुले त्याप्रमाणे हा जीव चैतन्य सुद्धा स्वप्नांत बुद्धांतनचे अनुसंचर अनुसंचरते तो जीव सुद्धा असा जागृतीमध्ये येतो होपेमध्ये जातो पुन्हा जागृतीत येतो जसा तो माझा या दिवसामध्ये या नदीच्या काठाला येतो त्या नदीच्या काठाला उलट पोहोच जातो इकडे पोहोच जातो का स्वभाव त्याचा त्याप्रमाणे या जीव चैतन्याचा स्वभाव या सुशुप्तीमध्ये जातो म्हणून जीवा आता घसुप्तिरूपाने उपाधी आणि ईश्वर आता घन आज्ञानच माया रूपाने उपाधी असल्यामुळं संपूर्ण जगताचा समष्टीचा जर प्रलय झाला तर काय म्हणाल त्याचा मायेमध्ये विलय झाला आणि जीवाच्या जागृत स्वप्नाचा जर विलय झाला तर तुम्ही काय म्हणाल सुशुप्तीमध्ये त्याचा विलय झाला सुशुप्तीत असलेले बीट जर अंकुर प्राप्त झालं तर काय होईल स्वप्न जागृतीला तो प्राप्त होईल आणि मायेपासून जर पुन्हा एकदा अंकुर निर्माण झाला तर काय जग निर्माण जग निर्माण जगताची उत्पत्ती तिकडे होईल इतकं नव्हे तर घन अज्ञान म्हणजे जीवाचा कारण द्या आपला स्थूल देह आत्ता दिसतो हा म्हणून उभय प्रत्यक्ष असतो तो स्थूल देह एकाच्या स्वच्या प्रत्यक्षाचा विषय असतो तो सूक्ष्म देह उभय प्रत्यक्षात असते ती जागृती स्वच्या प्रत्यक्षात असत असते ती स्वप्नावस्था आणि या दोन्ही अवस्थाना कारणभूत असणारं ते कारण असत त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे ते कारणशील आहे जीवाचं म्हणून उभय अवस्थांचं बीज असलेलं कारण देह असलेला जो अज्ञान भाग आहे तो जीवाचा आणि मायारूपाने जो त्या घन अज्ञानाचं रूप आहे ते मात्र ईश्वराचा उपाधी असल्यामुळे ते शुद्ध सत्वप्रधान असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं हो आहे तो सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे त्यातही बारकावा असा आहे की घन आज्ञानाच्या उपाधीमधला जो सत्वगुण आहे तो ईश्वराला सर्वज्ञ बनवतो आणि त्यातला जो रजोगुण आहे तो सर्व शक्तिमान बनवतो ईश्वराच्या उपाधीमध्ये जो बार्कावासा आहे की माया उपाधीतला जो सत्वगुण आहे हा सत्वगुण ईश्वराला सर्वज्ञ बनवतो आणि मायता जो रजोगुण आहे समष्टी रजोगुण तो ईश्वराला काय बनवतो सर्व शक्तीमान बनवतो म्हणून झालेले आहेत महाबोध हे सगळे तयार झाले त्यात सुद्धा ज्ञानेश्वर मला त्याने कि हा जीव झोपेमध्ये जेव्हा जातो तेव्हा श्रुती पण असलेले सत संपन्न तू त्या परमेश्वराशी एकूप बनलेला म्हणले त्याला काय असं का म्हणतो हाच हा, हा, जरी जागरा तरी ब्रम्ह भाव साचो करा म्हणून मी खरोखरी त्याला ब्रम्ह भावच म्हटलं असत जर तो स्वप्नात आणि जागृतीत आला नसता तर मग म्हणत नाही तर जर तर अर्थ काय जर तरची भाषा म्हणजे जर भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी वापरून आपल्याला असं सांगितलं मी त्याला ब्रह्मभाव म्हणत नाही म्हणालो असतो माझ्या मावशीला जर मिशा असत्या तर मी तिला मामा म्हटला असतात असत्या तर जीवृत्या ना म्हणजे नाही म्हणून मी म्हणत नाही तसंच आहे ते जागृती देतो पुन्हा स्वप्नात म्हणून मी याला ब्रह्मभाव म्हणायला तयार नाही हे ब्रह्मभावाचं रूप होऊ शकत नाही त्याची जी कारण आहे त्याची पुष्कळ कारण आहेत दोन कारण तुम्हाला महत्वाने मी सांगतो पहिलं कारण आहे कि निद्रेमध्ये जगताचा समष्टी विक्षे विक्षेपाचा आणि या व्यक्ती समष्टी विक्षेला कारणीभूत असलेल्या अज्ञानाचा का आत्यंतिक विनाश व्हायला पाहिजे तो आत्यंतिक विनाश होत नसल्या कारणाने त्याला ब्रह्मभाव म्हणायचा नाही मग बीज शिल्लक आहे ना देणार पुन्हा स्वप्नात देणार प्रारब्ध तर शिल्लक आहे ते बाधित झालेलं नाही ते पुन्हा तुला धक्का देऊन आणेल आपण म्हणून झोपतो म्हणून तू काय झोपतो बाबा तुला जर देवाने ठरवलं की मानसिक प्रपंच आता अजून प्रभि भोग आहे तर माणसाला झोप येणार नाही माणूस घेतो म्हणतो येते झोप ते सुद्धाही वापर नाही तर घेऊन येत नाही झोप ते ईश्वराची एक दिवसाचं कर्म संपलं म्हणजे मनुष्याला झोप लागते सगळ्या जीवांची एका जन्माचे कर्म संपले म्हणजे प्रलय होतो एका जीवाचं एका जन्माचं कर्म संपलं म्हणजे माणसाला मरण येत सगळ्यांची कर्मसनमुख झाली म्हणजे जगद उत्पत्ती होते काय <laughs> मायामध्ये सगळा विलय झालेला असता सार अभिप्राय याला ब्रम्हभाव न म्हणण्याची ही दोन कारण महत्वाची बाकीचा पुष्कळ विस्तार आहे तिथे तो तुम्ही तिथे लिहिलायच वाचा तोच आपल्याला त्यातून आणि हा जो घन अज्ञान भाग आहे माया रूपाला हा घन अज्ञान भाग जेव्हा प्राप्त होतो तो फक्त एकूलता एक आहे म्हणून जीवामध्ये जसं अनंतत्व आहे तसं ईश्वरामध्ये अनंतत्व आहे नाही तर काय वेळ घडलं काल सांगितल्याप्रमाणे जगाचे जर अनंत लोक आपण दोन ईश्वर आहेत तशी कल्पना करूया नियम जग एक आणि त्याचे नियंत्रण असले की ईश्वर मात्र तो, तो एक ईश्वर म्हणेल की आपल्याला या लोकांनी यज्ञ केला पाऊस पाडाय तर दुसरा ईश्वर सांगेल छे झे हे लबाड लोक हे झूट बोलतात म्हणले पाऊस नाही पाडायचा काय होईल भांडल मी जगस्थिती राहणार नाही या सगळ्या याचा एकच आहे ईश्वर त्याच्यामध्ये अनंतत्व नाही किंवा अविद्या हा उपाधी एकच असल्यामुळे आणि बिंबरूप ईश्वर असल्यामुळे जे धर्म आहेत ते उपाधिकृत धर्म जीवाच्या ठिकाणी जीवा म्हणजे जी प्रतिबिंबाच्या ठिकाणी भासतात ईश्वराच्या ठिकाणी भास बिंब प्रतिबिंबवादाप्रमाणे जर आपण संगती लावली तर त्या बिंब प्रतिबिंबवादाप्रमाणे ईश्वर एकच आहे जीव मात्र अनंतरमध्ये आनंद कसे लिंब पडले तर ते आनंद जीव असणं संभवनी आहे म्हणून अनंत जीव आहे आणि एकच ईश्वर तो सर्वज्ञ आहे तो सर्व शक्तिमान आहे इतकंच नव्हे तर जीव आज्ञाने आणि ईश्वर सर्वज्ञ जीवाला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे ईश्वराला आत्मस्वरूपाचं अज्ञान कधीही म्हणजे क्षरोपाधीने युक्त असलेले क्षर चैतन्य अक्षरोपाधीने युक्त असलेले अक्षर चैतन्य आणि या दोन्ही उपाधीहून विवर्जित असलेलं जे उत्तम चैतन्य त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी क्षर आणि अक्षर या दोन्ही उपाधीचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्यामुळे त्याला अभाव आहे असं सुद्धा आता म्हणता येत नाही म्हणून त्याला काय एकपणाचा दुकाळ हं एकपणाचा दुकाळ हं आता तेथे काय निर्माण केलं हे मी एवढं वर्णन केलं निर्माण बहुपणाचा सोहळा निर्माण केला काय के के। सोहळा निर्माण केला के सांगितलं ना तुम्हाला महत्त्वापासून सगळे सृष्टी निर्माण केली शरचैतन्य जीव अनंत तयार केले अक्षर उपाधीने ईश्वर तयार केला एक नियम्य झाला एक नियामक झाला एक पूर्ण उपाधीच्या आधीन झाला एक उपाधी अधीन हा सगळा सोहळा निर्माण केला बघा ना कसा आपल्याला या सृष्टीचं कुणी चालक आहे नाही या धर्माधर्म प्रतिष्ठा नाही असं वाटतं आणि याला धर्माधर्म प्रतिष्ठा आहे पौच पडतो याचं नियंत्रण कोणीतरी करत पर्जन्याच्या करी धारा कवण याच्या धारा कोणी तयार केल्या म्हणून महाराजांनी प्रश्न विचार या सगळ्यावरून असं दिसून येतं की नियम्य नियामक भोग्य भोगता ज्ञाता ज्ञान ज्ञेह उत्तम देय सोहळाचा दुष्काळ आहे ते उत्तम आणि सगळा द्वैताचा भोगाचा सोहळा निर्माण केला ते क्षराक्षर पुरुष किंवा बेष्टी समष्टी प्रपंच असा या उगीचा सारख्या अर्थ आहे काय ऐक्याचा जेथ दुखाळू तिथे गहुपणाचा सोहळा निर्माण केला कात्र ही दैववान बायको असल्या कारणाने त्या ईश्वराला सर्वज्ञ तयार केलं आणि आपल्याला अभिज्ञान उकाली मलिन सत्वप्रधान दैवहीन बायको मिळाली म्हणून आपल्याला के <laughs> काय केलं तिने करून ठेवलं झालं त्याला काही लाल का सदैवीची दुष्काळ आहे त्या ठिकाणी या दैववान बायकोने गहुपणाचा सोहळा पुढे बायको करून टाकते निवृत्त करते त्याला दुष्काळ असला म्हणजे सर्वज्ञत्व नव्हतं सर्व शक्तिमत्व नव्हतं किंचित्ञत्व सापेक्ष धर्म नव्हते पण या बाईने त्याच्या ठिकाणी सर्वज्ञत्व निर्माण केलं सर्व निर्माण केलं काय नाना शक्ती संपन्न ती स्वतः असल्या कारणाने म्हणजे आपल्या नवऱ्याचं बरं म्हणलं ठीक आहे बहुपणा नसेल ऐके तरी ऐका त्याच्या ठिकाणी म्हणजे ते पण नाही त्याच कारण काय ऐके हे वैताच्या दुष्काळ इतका दरिद्रिन इतका दरिद्र म्हटलं जात्वैत नाही तर ऐक्य कारण तो भूपणाच्या कारण काय तुम्हाला मी सांगतो ज्यावेळी द्वैताचा प्रतिभास होतो त्याही वेळी अद्वैतात किंमतीत बिघाड झालेला नसतो ते द्वैत नसतच अद्वैत झालं कसं म्हणतात म्हटलं जाणं तुला बोलता ये ना मौनगा तुझे राशी ना, तुझं मौन हे राशी नाव असल्या कारणाने मौनाशिवाय त्याला दुसरं नाही मला म्हणत एक म्हणून जायला दुष्गणित नसेल तुझे हा ते मोजणाऱ्या सगळं तयार होते म्हणून काय म्हणता येत नाही मग काय न बोलणे हे तुझं बोलणं नाही बाकी काय कारण hmm. तो बहुपणाच्या सापेक्षतेने येणारा hmm. पण ज्या वस्तूवर सापेक्षतेने का होईना एखाद्या धर्माची स्थापना करता येत ज्या म्हणूनच तो निषेधावधी होय परमेश्वराचं वर्णन करता येत नाही म्हणजे उत्तम पुरुषाचं वर्णन करता येत नाही त्याच कारण तो निषेधावधी होत आहे अनुभवती स्वरूप आहे त्रिपोटीहून निवर्जित मात्र तो सर्व शब्द प्रवृत्तीला अविषय आहे सर्व प्रमाणाला अविषय म्हणून त्याचं कोणत्याही प्रमाणाने वर्णन करता येतो हे कथे हे सत्ताविसाव्या उभे मनासाठी स्पष्ट करून सांगितले जाते दुसऱ्या की परमात्म्याच्या ठिकाणी हा अपेक्षित निघणारा धर्म जर मानिला तर त्याच्या निर्धर्मकत्वाला म्हणजे तो धर्म त्याच्या ठिकाणी वास्तव मानाधर्मकत्व जे आहे त्याचं निर्विशेषत्व जे आहे ते शिल्लक राहणार नाही ऐका दुष्काळ दरिद्री नव्हता होता तरी दैव अशा आपल्या परमेश्वर जरी दैवहीन असला म्हणजे दरिद्र असला तरी तो सत्तावान आहे तो स्वयंप्रकाश आहे तो अगवे आहे हे त्याचं खरं ऐश्वरी आहे पण लवकर दृष्टीने त्याचं वर्णन करताना असल्यामुळे दरिद्र म्हणून निष्ठोर असं जसं वर्णन करावं तसं अनंगू पेंढा अतिजीर्ण आहे म्हणून वर्णन केलं अतिदरिद्र जरी असला तरी बाई हुशार आहे ती भाग्यवान आहे तिचा बाप श्रीमंत ती, ती, श्री ती स्वतः अंगाने गुणवान असल्यामुळे सत्तर सगळं